बा वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सत्याहत्तरावा जामदग्नी राम गेल्यानंतर दाशर्थी राम शांत झाला आणि ते धनुष्य महान वरुणाच्या हाती दिले मग रामाने वशिष्ठाने प्रमुख ऋषींना वंदन केले आणि पिच्याला चिंतने व्याकुळ झालेले पाहुत म्हणाला राम निघून गेले आणि आपली चतुरंग सेना पुढे चालू दे आपण सेनापती सेना अयोध्येकडे चालायला लागू रामाचे बोलणे ऐकून राजा दशरथाने मुलं आपल्या बाहुने, आलिंगण देऊन त्याच्या टाळूचे अवघ्रण केले राम गेला हे ऐकून राजा परम हर्षित झाला आपला आणि आपल्या पुत्राचा पुनर्जन झाला असे त्याला वाटले सेनेला त्याने सूचना दिली आणि त्वरेने ते अयोध्यापुरीला गेले अयोध्येत जिकडे तिकडे पताकाने ध्वजे फडकत होते ती रम्य दिसत होती तुतार्यांच्या आवाजाने निनादित झाली होती राजमार्गावर पाणी शिंपडले गेल्यामुळे ती सुशोभित झाली होती राजप्रवेशामुळे नागरिकांची मुखे उजळली होती त्याने मंगल हाताने उधळलेल्या फुलांच्या रस्त्यावर राशी झाल्या होत्या त्या सगळीकडे उत्तम रीतीने सजवलेल्या नगरिक लोकांच्या लोंढ्यांसह राजाने प्रवेश केला नगरवासी लोक आणि द्विज बरेच दूरपर्यंत त्याला सामोरे आले होते त्या महायशस्वी राजाच्या मागोमाग रूपसंपन्न पुत्र येत होते राजाने आपल्या हिमासारख्या अत्यंत शुभ्र अशा प्रवेश केला आप अप्तेष्ट जनाने अत्यंत प्रेमाने त्याचा सत्कार केला आणि त्यांच्याशी हसत खेळतो रमला कौसल्या सुमित्रा आणि सुंदर कैकई आणि इतर राजपत्न्या वधूंचे स्वागत करण्यात गुंतल्या त्याने महाभाग्यशाली सीतेला यशस्वीनी उर्मीला आणि कुशलध्वजाच्या दोन्ही कन्यांना जवळ घेतले मंगल गीते म्हटली होम हवनादी केले रेशमी वस्त्रात त्या शोभत होत्या त्या सर्व सुनांनी अगोदर देवस्थानांची पूजा केली मग वडील माणसांना वंदन केले सर्वजणी आपापल्या भाऱ्यांसह हो, आपापल्या भरत्यांसह हो, आनंदात राहत होते एकांतातही त्यांचा ते आनंद वाढत होता चौथे चो नरश्रेष्ठ कुमार विवाह झाल्यानंतर आपला शस्त्राभ्यास करीत होते धन सुरुजन ह्याने संपन्न होते पित्याची सेवा करून त्याच्या आज्ञेत वागत होते काही काळ गेल्यानंतर राजा दशरथ कैकेयी पुत्र भरताला म्हणाला बाळा हा केके राजाचा पुत्र आणि तुझा मामा युद्धाजीत येथे राहिला आहे तो तुला नेण्याकरता म्हणून आलेला आहे दाशरथाचं हे बोलणे ऐकून कैकेई पुत्र भरत शत्रुघ्नासहितच त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाला पित्याच्याने कोणालाही येतकिंचित क्लेश न देणाऱ्या रामाची तशीच मातांची अनुज्ञा घेऊन तो शत्रुघ्नाला घेऊन निघाला शत्रुघ्नासहित भरत मिळाल्याचा युधाजिताला फार आनंद झाला तो त्यांना घेऊन आपल्या नगरीत गेला त्याच्या पित्यालाही त्याच्या येण्याने संतोष झाला भरत गेल्यानंतर राम आणि लक्ष्मण देवतुल्य पित्याचा आदर ठेवू लागले पित्याची आज्ञा शिरी धरून सर्व प्रकारे नागरिकांच्या बाबतीतील त्यांनी त्यांना प्रिय असलेली आणि त्यांच्या हिताची असलेली कामे राम करू लागला मात्यांच्या जी कामे असतील ती अत्यंत नियमितपणे तो करीत होता तसेच गुरूंची जी मोठी कार्य असतील त्याकडे तो वेळोवेळी लक्ष देत होता अशा रीतीने राम हा आपल्या सुशील वागणुकीने दशरथाला ब्राह्मणानं वेदार्थ करणाऱ्या माना, तसेच सर्व देशवासियांना प्रिय झाला हो त्या चौघात पराक्रमी राम लोकात मोठे यश संपादन करणारा झाला आपल्यातल्या उत्तम गुणाने तो भूतामधील स्वयंभू आत्म्याप्रमाणे लोकांना जिव्हाळायचा था झाला सीतेसह रामाने अनेक ऋतू विहार केला शी तिच्याशी एकनिष्ठ तिच्या मनाशी तन्मय होऊन तिलाच आपले हृदय त्याने अर्पण केले होते वडलाने करून दिलेल्या संबंधाची पत्नी म्हणून सीता रामान अत्यंत प्रिय झाली होती तिचे रूप आणि गुण याने त्याची प्रीती रोज वाढतच होती तिच्याही हृदयात पतीविषयीचे ते प्रेम त्याच्या दुपटेने बसत होते एकमेकांच्या हृदयाच्या आत असलेले सुद्धा त्यांना कळत असे हृदय रुधे, हृदयाशी बोलत होते जनकपुत्री मैथिली आपल्या विशेषत्वाने त्याला अधिकच जीवाभावाची झाली होती कारण रूपाने देवतांसारखी असलेली सीता लक्ष्मीसारखी रूपवान होती त्या उत्तम राजकन्याशी त्या राजाशी सुताचा जेव्हा प्रेमाने समागम होईल तेव्हा आनंदयुक्त झालेला प्रभू राम तिच्यासह देवेश्वर विष्णू लक्ष्मीसह शोभावा तसा शोभून दिसे बालकांडाचा सत्याहत्तरावासर्ग समाप्त बालकांड समाप्त, एक एक सर्ग सत्याहत्तर श्रव बावीस शेहेच